श्री वासिष्ठ महारामाणे उत्पत्ती प्रकरणे सर्गतीन श्री वसिष्ठांचे विवेचन ऐकून राम म्हणाला भगवन मन हे शुद्ध असून तेच ब्रह्म आहे तसेच त्यात पृथ्वी आदी करून पंचम होते नाहीत असे आपण सांगितले ते मला पटले पण अहो ब्रम्हन मला हे समजले नाही की आपल्या माझ्या आणि अन्य भूतांच्या उत्पत्तीला पूर्वसंस्कार कारण होतात परंतु त्या ब्रह्मदेवाच्या ठिकाणी मात्र असे पूर्वसंस्कार नसतात असे आपण का म्हणतात या याविषयी आपण यथास्थित या उलगडा करून सांगा श्री वसिष्ठ म्हणाले रामा ज्याला पूर्वकर्माने युक्त असलेला पूर्व आहे त्याच्या जन्माला मागच्या संस्कारांचे स्मरण कारणीभूत होते हे म्हणणे योग्य आहे कारण संसार पूर्वसंस्काराचे स्मरण कारणीभूत होते परंतु ब्रम्हदेवाला जर पूर्वीचे कर्मच नाही तर त्यापासून होणारे नवीन संस्कार किंवा तज्जन्य स्मृती त्याला कोठून आणि कशी उत्पन्न होणार ब्रह्मदेवाचा आकार संस्कारावरून भासमान होतो याचे कारण तो चैतन्य रूपच असतो ब्रह्मदेवाला अतिवाहिक किंवा शुद्ध सत्वमय असा देह आहे परंतु आधीभौतिक देह मात्र नाही यावर श्रीरामाने प्रश्न केला की अतिवाहिक आणि आधीभौतिक असे देहाचे दोन प्रकार असल्याचे मला मान्य आहे परंतु सर्व भूतांना दोन देह आणि ब्रम्हदेवाला एकच म्हणजे अतिवाहिक देह आहे हे कसे श्री म्हणाले त्याचे असे आहे की सर्व भूते ही पूर्व संस्कारामुळे त्यानुरूप उत्पन्न होत असल्याने परंतु ब्रेवाला पूर्वकालीन अविद्यामय संस्कार नसल्यामुळे त्याला केवळ एकच आणि तो अतिवाहित सर्व भूतांच्या उत्पत्तीचे कारण ब्रह्मदेव आहे हे खरे परंतु ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीला काही कारण नाही हेच त्याला एक देह असण्याचे कारण आहे प्रजापती ब्रह्मदेव प्रारंभीचा आधी असल्यामुळे त्याला भौतिक देह नाही तो चिद्रूप आहे अतिवाहिक देहाचा त्याच्या ठिकाणी नुसता भास होतो चित्त हे त्याचे शरीर आहे पृथ्व्याधिक पुरु, भूतांपासून त्याचा देह उत्पन्न झालेला नाही प्रजापती हा आद्य असून आकाश हेच त्याचे शरीर आहे त्याच्याचपासून सर्व प्रजांची उत्पत्ती झाली आहे जर पूर्वसंस्कार नसते तर सर्व भूते हे चैतन्य रूपच बनले असते कारण वास्तविक रीत्या विचार केला तर ती चैतन्य रूपच आहे असे पहा कार्य हे नेहमी कारण रूप असते असाच सर्वांचा अनुभव आहे निर्वाण हेच पुरुषांचे स्वरूप असून तोच श्रेष्ठ बोध होय ज्यावेळी चित्त निर्वाण पदाप्रत जाते त्यावेळी ते पंचभौतिक देहाला चिकटून राहत नाही सेवते संसारात व्यवहार करणाऱ्या सर्व भूतांमध्ये चित्त हा पहिला स्पंद उत्पन्न होतो त्याच्यापासून पुढे अहंकाराचा उदय होतो प्रथम उत्पन्न झालेल्या चित्तापासून त्याच्या स्वरूपाशी एक रूप असलेली ही सृष्टी वायूवरील वास्तविक सृष्टी ही चिद्रूप ती सत्य आणि साकार आहे असा केवळ भास होतो <coughs> याला दृष्टांत म्हणजे स्वप्नातील स्त्री संभोग हर हो। तर स्वप्नातील स्त्री ही मिथ्या असली तरी ती सत्य आहे असा त्या स्थितीत अनुभव येऊन त्यापासून होणारा परिणाम खरा होतो यात हो तो। तो तो तो या न्याया ब्रम्हदेवा देह चिद्रूप है कि स्वयं पुरुषा स्वाधीन स्वरूप स्थित है तसे तो ज्ञान संकल्प रूप है परमार्थता पत्पन्न ही होते नहीं आईस ही हो चैतन्य रूप ब्रम्हदेवा पास त्रिभुवन उत्पन्न ब्रह्मदेवाचा संकल्प हा कल्पनेतील पर्वताप्रमाणे जगदरूपाने विकास पावला आहे जीवा त्या जीवांना आत्म्याची आणि अतिवाहिक देहाची विस्मृती झाल्यामुळे आधीभौतिक देहाची कल्पना पिशाच कल्पनेप्रमाणे सत्य वाटू लागले परंतु ब्रह्मदेव हा स्वतः चिद्रूप आणि शुद्ध संविद्रूप असल्यामुळे त्याला आपल्या स्वतःच्या अतिवाहिक देहाची विस्मृती होत नाही तसेच परिणामत मृगजलाप्रमाणे भौतिक सृष्टी उत्पन्न होऊ नये ती खरी आहे असा भ्रमही त्याच्या ठिकाणी उत्पन्न होत नाही ब्रम्हदेव हा पंचभूतात्मक नाही मनोमय आहे तेव्हा सर्व विश्वही मनोमय आहे असे मानले पाहिजे कारण कार्य हे नेहमी कारण रूपच असते ज्या अर्थी तो ब्रह्मदेव पूर्वसंस्काराच्या योगाने उत्पन्न झालेला नाही त्या अर्थी त्याच्यापासून उत्पन्न झालेली सृष्टीही वस्तुत पूर्वसंस्कार रित आहे असे पहा की कार्य, असे असे कार्य हे कारणाहून केव्हाही भिन्न नसते आणि कारण जर शुद्ध चिद्रूप असे असेल तर कार्यही तसेच असले पाहिजे हेच ठरते वास्तविक दृष्ट्या पाहू गेले तर त्रिभुवन आणि ब्रह्मदेव यांचा कार्यकारण संबंधही नाही हे जग अर्थात ब्रम्ह स्वरूपच आहे पाण्याहून त्याचे द्रवत्व हे भिन्न नसते त्याचप्रमाणे मनोमय बनलेल्या ब्रम्हदेवाने निर्मितीले हे जगही ब्रम्हदेवाहून निराळे असत नाही एवढेच नाही तर ते जग ब्रम्हदेवाप्रमाणे शुद्ध आणि निर्विकार आहे ही सर्व सृष्टी मनाने विस्तारलेली असल्यामुळे ती कल्पनेतील नगराप्रमाणे किंवा गंधर्व नगरीप्रमाणे आहे रज्जूमध्ये भासमान होणारा सर्पदसा खोटा असतो तसेच येथे आहे कारण ब्रह्मादिदेव हे ज्ञानी असल्याने त्यांच्या ठिकाणी जिथे आतिवाहिक देह सुद्धा नसतो तिथे आधी भौतिक देहाची गोष्टच कशाला करावी त्या ब्रह्मदेवाचा आकार धारण करणाऱ्या मनुष्याचे जग हे केवळ एक मनोराज्य आहे ते सत्य असल्याचा केवळ भास होतो सारांश मन म्हणजेच ब्रह्मदेव आणि कल्पना हेच त्याचे रूप हो त्याने आपले शरीर विस्तृत केले आणि मनाने हे जग निर्माण केले यामुळे पृथ्वी आदी करून पंचमहाभूते या, या जगात सत्यता अस्तित्वातच नाही पंचमहाभूती ही केवळ त्याची कल्पना आहे कमल कमलबीजाच्या ठिकाणी कमलिनी असते त्याप्रमाणे जगत हे ब्रह्माच्या ठिकाणी अव्यक्त रूपाने असते मन आणि दृश्य ही भिन्न आहेत असेही म्हणता येत नाही रामा तुझेच उदाहरण घेऊया असे पहा स्वप्न संकल्प मनोराज्य ही सर्व तुझ्या मनामध्येच असतात आणि त्यांचा तुला प्रत्यक्ष अनुभव येतो त्याचप्रमाणे या दृश्यजगाची स्थिती आहे परंतु पिशाच काल्पनिक का असले तरी ते लहान मुलाला मारून टाकते ते मूल मनातून घाबरून मृत्यू पावते त्याचप्रमाणे दृश्य जग दृष्ट्याला खाऊन टाकते ज्याप्रमाणे वृक्षाचा अंकुर बीजामध्ये असतो त्या बीजातूनच देशकालानुरूप प्रचंड वृक्ष निर्माण होतो त्याप्रमाणे हा दृश्य जगाचा हा विस्तारित वृक्ष केवळ मनाने वाढले नाही अर्थात जोपर्यंत दृश्य जगाचा निराश झालेला नाही तोपर्यंत त्या दृश्यापासून उत्पन्न होणारे दुःखही नाहीसे होणार नाही आणि ते नाहीसे होईपर्यंत ज्ञात्याचे केवळ स्वरूप सिद्ध होत नाही परंतु एकदा दृश्य नाहीसे झाले म्हणजे दृष्ट्याचे द्रष्टेपणही नाहीसे होते हीच केवळ स्थिती किंवा मोक्ष असे याविषयी ज्ञाते म्हणतात उत्पत्ती प्रकरणे वाल्मिकी त्यानंतर म्हणाले वसिष्ठांच्या वाणीचा ओघ अशा प्रकारे अस्खरीत आणि गंभीर स्वराने चालला असताना सर्व श्रोत्रूवृंद त्यांचे भाषण एकाग्रतेने आणि शांतचित्ताने ऐकत होता एवढेच नाही तर पिंजऱ्यामध्ये बसलेले हरित शुक हे पक्षी सुद्धा आपली क्रीडा वृत्ती सोडून देऊन स्वस्त बसून राहिले होते त्यांच्या पायातील घुंगरांचा ध्वनीही शांत झाला होता तसे राजगृहातील सर्व तरुण स्त्रियाही आपले सर्व विलास विसरून भिंतीवरील चित्राप्रमाणे स्वस्थ बसल्या होत्या आता संध्याकाळ होत आली होती आणि दिवस केवळ एक मुहूर्त शिल्लक राहिला होता अशावेळी लोकांचे व्यवहारही सूर्याच्या कोमल किरणाबरोबर हळूहळू कमी कमी होऊ लागले होते कमल पुष्पांच्या समूहावरून वाहत येणाऱ्या वायूच्या लहरी सुगंधाने पुष्ट होऊन वाहू लागल्या होते। जणू त्या वशिष्ठ मुनींचे भाषण ऐकण्यासाठीच त्या ठिकाणी आले होत्या अखंड दिवसभर श्रवण केलेल्या भाषणाचे चिंतन करण्यासाठी की काय सूर्य हे आपले दिवसाचे भ्रमण थांबवून एकांत करण्याकरता अस्ताचलाकडे गेला विज्ञान श्रवणामुळे अंतःकरणात शांतता निर्माण होते त्याप्रमाणे अरण्यामध्ये दाट धुके पडून सर्वत्र शांतता आणि समता निर्माण झाली दश लोक लोकव्यवहार संथ होऊ लागला जणो काही वसिष्ठ मुनींचे भाषण एकाग्र चित्ताने ऐकण्यासाठीच त्यांनी आपल्या सर्व प्रकारच्या हालचालींचा त्याग केला होता वसिष्ठ मुनींचा गंभीर उद्देश ऐकण्यास उत्सुक झालेल्या त्या सर्व श्रोत्यांच्या माना जशा उंचावल्या होत्या तशाच अखिल वस्तूंच्या छायाही दीर्घ झाल्या होत्या इतक्यामध्ये प्रतिहारी राजा दशरथासेप आला आणि त्यापुढे नतमस्तक उन नम्रपणे म्हणाला महाराज स्नानादी स्नाना उरकून ब्राह्मणांची पूजा करण्याचा काल केव्हा टळून गेला नंतर भगवान वसिष्ठ आपले भाषण थांबून उदगारले राजा आज आतापर्यंत ऐकले तेवढेच पुरे याच्या पुढील भाग उद्या सकाळी सांगण्यात येईल एवढे बोलून वसिष्ठ मुनी स्वस्थ राहिले मग दशरथ राजानेही मान्य आहे असे म्हणून आपला उत्कर्ष व्हावा या हेतूने फुले उदक सन्मान दक्षिणा दान पूजा यांच्या उपयोजने देव ऋषी मुनी विप्र यांची आदरभावाने योग्य अशी संभावना पूजा केली त्यानंतर राजे आणि मुनी यांच्यामुळे शोभा, शोभायमान झालेली ती सभा विसर्जित झाली सभा विसर्जित होताना सभागृहातून उठणारे राजे आणि अन्य सभासद यांच्या गळ्यातील कंठे आणि रक्तमाला यांची प्रभा सर्वत्र फाकली होती सभागृहातून बाहेर पडण्यासाठी झालेल्या गर्दीमध्ये राजांची अंगे एकमेकांवर घासून त्यामुळे रात्यातून केयूर आणि कंकण अशा अलंकारांचे आवाज होत होते त्यांच्या अंगावरील भरझरी वस्त्रे बाजूला सरकत होती त्यामुळे त्यांच्या गळ्यामध्ये रुळणाऱ्या रत्नहारांच्या तेजाने त्यांच्या अंगावरील जरतारी वस्त्रांचे तेज लोप पावत होते त्यांच्या मस्तकावर शोभणाऱ्या पुष्पमालांवर बसलेल्या भ्रमरांचा गुंजारो चालला होता त्यामुळे मस्तकावरील केसच बोलत असल्याचा भास होत होता ज्यांच्या अंगावरील सुवर्णाच्या अलंकारांच्या तेजाने सर्व दिशा पिवळ्या रंगाच्या वशिष्ठ मुनींच्या भाषणाचा बुद्धीर परिणाम होऊन त्यामुळे इंद्रियांच्या वृत्ती शांत झाल्या असे आकाशात संचार करणारे गंधर्वाधिक आकाशमार्गाने निघून गेले आणि भूमीवरून चालणारे लोक भूमीवरून चालत आपापल्या ठिकाणी निघून गेले घरी गेल्या सर्वजणांनी आपले सायंकाळचे आण उरकले कृष्णवर्णाची रात्र एखादी तरुण स्त्री लोकांच्या समुदायातून बाहेर पडून घरी यावे त्याप्रमाणे देश प्रकाशित करण्यासाठी या देशातून निघून गेला कारण सर्वत्र आपले कर्तृत्व गाजवावे हे सत्पुरुषांचे व्रतच आहे आता नक्षत्रांचे पुंज धारण करणारी रात्र सर्वत्र पसरू लागली त्यावेळी रात्र ही रात्र नसून प्रफुल्लित झालेल्या पळसाच्या वृक्षांनी शोभायमानाशी वसंतश्री आहे की काय असे वाटत होते निद्रेच्या प्रसंगी अंत्यकरणातील निर्मल वृत्ती जशा लीन होतात तसे आकाशात भिरभिरणारे पक्षी गावातील रस्त्यांच्या बाजूने उगवलेल्या आम्र निम कदंब इत्यादी वृक्षावरील आपापल्या घरट्यामध्ये विश्रांतीसाठी गेले अस्ताचलाच्या खाली गेलि सूर्याच्या किरणाने पिवळे दिसणारे पश्चिम क्षितिजावरचे मेघ हेच पीत वस्त्र परिधान केलेला आणि नक्षत्रांचा हार गळ्यात घातलला असा तो शोभिवंत अस्ताचल ध्यान करीत असून हृदयाकाशात प्रकट होणाऱ्या श्री विष्णूप्रमाण आकाशामध्ये भासू लागला लोकांनी कल्ली पूजा स्वीकारून संध्यादवी निघून गेली आणि नंतर सर्वत्र अंधकार पसरला त्यावेळी अंधकार हा वेताळाचा मूर्तिमंत समुदायच असल्याप्रमाणे भासू लागला रात्रीचा कोमल आणि शीतलबायू कुमुदातील पराग आपल्याबरोबर घेऊन वाहू लागला लांब आणि काळे केस धारण करणाऱ्या विधवांप्रमाणे अस्फट तारकाने युक्त असलेल्या दिशा अंधारमय होऊन गेल्या इतक्यात आपल्या स्वतःच्या तेजेरूपी दुधाने सर्व पृथ्वी भरून टाकणारा आणि अमृतमय आकाराने युक्त असलेला चंद्र क्षीरसागर रुपी आकाशात उदय पावला त्यामुळे जे ज्ञान श्रवण केले होते त्याच्या प्रभावाने राजे लोकांच्या चित्तातील अज्ञानाबरोबर असलेला अंधाराचा समुदाय कुठे नाही सजला ऋषी भूपती मुनी विप्र यांच्या अंतकरणात वसिष्ठ मुनींच्या भाषणातील आश्चर्यकारक अर्थ स्थिर झाला <coughs> ते सर्व आपापल्या आश्रमात जाऊन विश्रांती येऊ लागले यमाच्या शरीराप्रमाणे भीषण वाटणारी आणि अंधाराने पुष्ट झालेली रात्र नंतर काही वेळाने संपली पुढे हळूहळू दाट धुक्याने युक्त असलेला औषध काल सुरू झाला आकाशातील तेजस्वी नक्षत्रेही प्रभातकाली वाहणाऱ्या वायूमुळे गळून पडलेल्या वृक्षावरील फुलाप्रमाणे मावळत चालली आकाशात सूर्याचा उदय आणि महात्म्यांच्या अंतःकरणात नुकत्याच उत्पन्न होणाऱ्या विवेक वृत्तीप्रमाणे तो सूर्य आपल्या प्रभेने लोकांना जागृत करू लागला उदयाचलावर येणाऱ्या सूर्यांच्या किरणाने पिवळे झालेले मेघ हे असून ते जानी परिधान केले आहे आणि गळ्यात नक्षत्रांचा हार घातला आहे असा शोभामान होत असलेला उदयाचलित असताना हृदय रुपे आकाशात प्रगट होणाऱ्या श्री विष्णूप्रमाणे आकाशात प्रकाशमान होऊ लागला यावेळी पुन्हा आदल्या दिवसाप्रमाणे आकाशात आणि भूमीवर संचार करणारे लोक आपापल्या आन्हे कुरकून सभास्थानी येऊन ठरलेल्या ठिकाणी बसले सर्व सभा वायूच्या झोतातून मुक्त झालेल्या कमिलिनीप्रमाणे निश्चल दिसू लागले त्यानंतर जे वक्त्यामध्ये श्रेष्ठ आहेत अशा मुनीश्रेष्ठ वसिष्ठांना उद्देशून आणि प्रस्ताव करण्यासाठी म्हणून राम मधुरवाणीने बोलू लागला तर श्रीराम म्हणाला भगवान ज्या मनापासून या सर्व जगताची उत्पत्त होते त्याचे तात्विक स्वरूप कशा प्रकारचे आहे ते आपण मला स्पष्ट करून सांगा श्री वशिष्ठ म्हणाले रामा मनाचे स्वरूप असे काहीच सांगता येत नाही शून्य आणि जड आकाशाप्रमाणे केवळ नावापलीकडे अस्तित्व नाही बाहे जगात किंवा आपल्या हृदयात मन म्हणून काही सत्सवर आकाशाप्रमाणे सर्वत्र व्यापून राहिलेला मन हा एक भास आहे मृगजळापासून ज्याप्रमाणे पाणी त्याप्रमाणे या मनापासून जग उत्पन्न झालेले आहे जसे दृष्टीदोषामुळे आकाशात दोन चंद्र दिसतात त्याप्रमाणे क्षणिक सकल संकल्पामुळे मनरूपी भ्रम उत्पन्न होतो सत किंवा असत वस्तूच्या आकाराचा जो भास उत्पन्न होत असतो तेच मन होत याशिवाय मन म्हणून काही निराळे नाही चिदाकाशावरील आकाराच्या भासालाच मन म्हणतात पाणी हे द्रवधर्मापासून किंवा वायू हा स्पंद धर्मापासून भिन्न करता येत नाही त्याप्रमाणे संकल्पाहून मनही निराळे नाही संकल्प हजे मन हो ज्याण संकल्प है तठिका मन हैीति ने ज्यादा संकल्प मना से स्वरूप हा निम है कारण संकल्प मन यिन्नता ही केवते सत्य किसत्य पदार्थां भाषण हेच मन असु समीरूप मन मे पिताम ब्रह्मदेव हो देह ते अतिवाहिका होते तेव्हा भौतिक बनते दृश्य जगाला अविद्या संसार चित्त मन बंध मन तम हे पर्यायी शब्द आहेत असे ज्ञाते लोक समजतात दृश्या होत मनाते निराळे स्वरूप नाही आणि दृश्य हे वस्तुत कधी उत्पन्न झालेले नाही हे तर मी तुला पुन्हा पुन्हा सांगणार आहे कमलबीजामध्ये कमल असते कमल त्याप्रमाणे चैतन्य रूप परमाणू मध्ये दृश्य जग असते ज्याप्रमाणे प्रकाशाचा धर्म प्रकाशत्व वायूचा धर्म चंचलता किंवा पाण्याचा धर्म द्रवत्व याप्रमाणे द्रष्ट्याहून दृश्य निराळे नाही सोन्याच्या ठिकाणी अलंकार मृगजलाच्या ठिकाणी पाणी स्वप्नातील नगरामध्ये भिंत ही असतातच त्याप्रमाणे आहे सारांश हे द्रष्ट्यापेक्षा वस्तुत भिन्न नाही रामा तुझ्या चित्तरूपी आरशावरून हा दृश्यरूपी मल मी काढून टाकणार आहे प्रयत्नाने दृश्य नाहीसे होते आणि दृष्ट्याचा दृष्टेपणा नाही तेव्हा त्या ते होण्यालाच सत्स्वरूपाचा केवली भाव असे म्हणतात वायूची हालचाल बंद झाली म्हणजे त्या वायूच्या निमित्याने उत्पन्न होणारी पाण्याची क्षुब्यावस्था आपआप नाहीशी शिवते तद्वत चित्त हे केवळ स्वरूपापर्यंत जाऊन पोहोचले म्हणजे रागद्वेषादी वासनाविकार स्वाभाविकपणे शांत होतात दीक भूमी आकाश वगैरे सर्वांचा निराश झाला म्हणजे प्रकाश जे तेच प्रकाशरूप बनते जगत तू मी वगैरे सर्व दृश्य नाहीसे झाले म्हणजे द्रष्ट्याचा जो केवली भाव तेच विमल आत्म्याचे स्वरूप हो आरशामध्ये पर्वताची वस्तू प्रतिबिंबत झालेल्या नसल्या म्हणजे त्या आरश्याची जशी शुद्ध स्थिती असते तशीच आत्म्याची केवल स्थिती आहे मी तू जग इत्यादी दृश्य भ्रम नाहीसा झाला आणि द्रष्ट्याचा दृष्टेपणा मोडला म्हणजे जी स्थिती होते तीच त्या आत्म्याची केवळ स्थिती होती श्रीराम त्यावर म्हणाला दृश्य हे जर सत्य असेल तर त्याचा नाश होणार नाही कारण सद्वस्तूचा कधीच अभाव होत नसतो दृश्य हे तर नाना तऱ्हेचे दोष उत्पन्न करणारे आहे हे खरे परंतु ते असत आहे असे आम्हाला वाटत नाही म्हणूनच आम्हाला हे जाणून घ्यायचे की मनाला संसार संसारभ्रम उत्पन्न करणारी आणि दुखाची परंपरा निर्माण करणारी दृश्य जगरूपे महामारी ही अहो ब्रह्म नाहीशी कशी होईल यानंतर पुन्हा वशिष्ठ म्हणाले रामा त्यासाठीच ह्या दृश्य रूपी पिशाच्या शांती मी आता जो मंत्र सांगतो आहे तो, तो लक्षपूर्वक ऐक त्या मंत्राच्या योगानेच हे पिशाचे मरून जाईल इतकेच नव्हे तर ते कायम नष्ट होईल हे राघवा जे सत्यत आहे त्याचा कधीही नाश होत नसतो ते नाही असे वाटले तरी बीज रुपाने ते हृदयात असतेच तेव्हा जोपर्यंत संस्कार बीज उरलेले आहे तोपर्यंत चैतन्याच्या ठाई वारंवार दृश्याची भावना उत्पन्न होणारच जग हे सत्य आहे असे मानले की मोक्षस्थिती खोटी ठरणार परंतु मोक्षस्थिती असंभावनीय असणे शक्य नाही कारण दे ऋषी मुनी हे जीवनमुक्त स्थितीपर्यंत प्रत्यक्ष जाऊन पोचलेले आहे जग जर सत असेल तर कोणालाही मोक्ष प्राप्त होणे शक्य नाही त्यासाठी दृश्य हे बाहेर असो किंवा हृदयात असो त्याचा नाश होणे अपरिहार्य रामा मी आता एक भयंकर वाटणारा सिद्धांत सांगतोय तो ऐक पुढील ग्रंथाने तुला या सिद्धांताचा खात्रीने बोध होईल तो सिद्धांत असा की आकाशादी भूते मी तू वगैरे सर्व कल्पना ह्या केवळ नामात आहे जे जे दृश्य जात आपल्यापुढे दिसत आहे ते सर्व जरा मृत्यू आणि विकार ह्यांनी रहित असे परब्रम्हच आहे पूर्णाच्या ठिकाणी पूर्ण असते शांताच्या शांता ठिकाणी शांतत असते आकाशाच्या ठिकाणी आकाशच असते दृश्य हे सद्रूप नाही तसेच द्रष्टा दृश्य हे शून्य किंवा जडही नाही तर केवळ चैतन्यच आहे श्रीरामाने आश्चर्याने म्हटले प्रभो वंध्यापुत्राने पर्वताचे चूर्ण करावे तर सशाच्या शिंगाने गायन करावे दगडाने आपले दोन्ही हात पसरून तांडव नृत्य करावे वाळूतून तेल गळू दागावे चित्रामधील मेघाने गर्जना करावे त्याप्रमाणे आपले हे भाषण आहे असे मला वाटते जरा मरण दुःख ह्याने व्यापलेले तसेच पर्वत आकाश इत्यादींच्या योगाने प्रत्यक्ष प्रतीत होणारे असे हे जग नाहीच असा अभिप्राय आपल्यासारख्यानी व्यक्त करावा याचे मला खरोखरच मोठे आश्चर्य वाटत आहे तेव्हा यासाठी अहो ब्रह्मन या विश्वाला उत्पत्ती आणि स्थिती नाही असा माझ्या बुद्धीचा निश्चय होईल अशा रीतीने आपण आपला हा सिद्धांत विषद करून मला सांगा तेव्हा श्री वशिष्ठी सांगू लागले रामा वंध्या पुत्राने आक्रोश करावा त्याप्रमाणे हे जग असत असूनही सत्य आहे असे भासते हे जे मी तुला सांगितले त्यात विरोध विरोधभाव असा काहीच नाही कारण उत्पत्तीच्या पूर्वी या जगाला अस्तित्व नव्हते आणि उत्पत्तीनंतर ते भासते हे खरे आहे परंतु स्वप्नातील नगराप्रमाणेच तो केवळ मनाचा खेळ आहे सृष्टीच्या पूर्वी असतरूपी मनही नव्हते आणि ते कसे भासते हेच मी आता तुला सांगतो ऐकतर मन असत असूनही सत्य भासते आणि एका स्वप्नातून दुसरे स्वप्न निर्माण व्हावे त्याप्रमाणे हे विकारयुक्त दृश्य जग मन उत्पन्न करते आणि तेच मन आपल्या भावनेने देहाची कल्पना करते जगाचे इंद्रजालही तेच आपल्या इच्छेने निर्माण करते मन हे चंचल असून ते स्फुरण पावते वल्गना करते गमन करते याचना करते मोहित होते बुडते संहार करते त्याचप्रमाणे त्याचा अपकर्ष होतो आणि तेज कैवल्याच्या उत्कर्ष स्थितीपर्यंत जाऊन पोहचते इथे श्री वासिष्ठ महाराष्ट्र केली की भगवान मनरूपी भ्रम का उत्पन्न होतो तो कसा उत्पन्न होतो तसेच मन हे उत्पत्तीच्या आरंभी कसे उत्पन्न झाले हे सर्व आपण मला विस्ताराने सांगा याशिवाय देखील जे दे, दे, दे काही मला सांगण्यासारखे आहे ते ते सर्व अहो मुनिश्रेष्ठ आपण कृपा करून मला सांगा त्यावर श्री वशिष्ठ म्हणाले रामा महाप्रलयाच्या वेळी सर्व जग नष्ट झाले म्हणजे नंतर पुन्हा त्याची उत्पत्ती होईपर्यंत शांत असे आत्मस्वरूपच अवशिष्ट असते त्यावेळी दुःखरहित प्रकाशरूप नित्य जागृत जन्मरहित असा देव ज्याला परमात्मा महेश्वर असे म्हणतात तो जो सर्व सर्वस्वच आहे त्याच्यापासून वाणी परामुख होते जो जीवनमुक्ताकडून अनुभवला जातो ज्याच्या ठाई आत्मा इत्यादी संज्ञा खरे तर नसतानाही कल्पिला जातात ज्याला सांख्य पुरुष म्हणतात वेदांत जाणणारे आणि सांगणारे ज्याला ब्रह्म या संज्ञेने संबोधतात आणि ते ब्रह्म की जे विज्ञान वेत अत्यंत निर्मल असे ज्ञान आहे शून्य शून्य आहे आणि असेच की सूर्याच्या तेजालाही प्रकाशित करते ते ब्रह्म त्यावेळी सत्स्वरूपच असते तो आत्मदेवच भाषण करणारा विचार करणारा सत्य भोगता द्रष्टा करता असा असतो जो सत्स्वरूप असूनही जगतात असदरूपाने हो देहामध्ये असूनही अति दूर झालेला असतो तोच प्रत्येक स्वरूप होय तोच प्रत्येकात्मा सर्वांना प्रकाशित करतो सूर्यापासून किरण निघतात त्याप्रमाणे त्याच्यापासूनच विष्णू प्रभूती देवत्परतात समुद्रावरील बुडबुड्याप्रमाणे त्याच्यापासूनच अनंत ब्रह्मांडे निर्माण होतात सर्व जला ओघ हा अंत्य ज्याप्रमाणे समुद्राला जाऊन त्याप्रमाणे अखिल दृश्य जग हे प्रलय काळी त्याच्यामध्ये बुद्धी आणि जगतातील वस्तूजात यांना प्रकाशित करतो आकाश शरीर पाषाण जल लता धूळ वायू वेताळ इत्यादी सर्वांना तोच व्यापून राहिला आहे तोच आत्मदेव पुष्टकाला म्हणजे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय सूक्ष्मभूते प्राण अविद्या काम कर्म आणि अंतःकरण अशा आठांच्या समुदायाला अंतर्बाह्य चैतन्याने व्यापून टाकतो तो मूर्खांना मूर्ख अचेतना अचेतन करतो त्यानेच आकाश शून्य केले आहे आणि पर्वताना जड बनवले आहे ठिकाणी असणारे प्रकाशत्व हे त्यानेच निर्मिले आहे मेघापासून पर्जन्यवृष्टी होते त्याप्रमाणे नित्य सुखाने त्या सुखा, देवापासूनच तरी विचित्राशी संसाररूपे वृष्टी उत्पन्न होते ज्याप्रमाणे रखरखित वाळवंटामध्ये सूर्याच्या किरणामुळे मृगजळ भासते त्याप्रमाणे या देवाच्या अत्यंत विस्तीर्ण स्वरूपामध्ये अविर्भाव रूपी आणि तीरभाव रूपी त्रिभुवनाच्या लहरी स्फुरण पाहतात तो जरी प्रपंचरूपाने नाशरूप आहे तरी स्वरूपत अविनाशित आहे तो आत्मदेव सर्व प्राण्यांच्या हृदयांतरे गुप्त आहे त्याचे स्वरूप सर्व प्रपंचा पलीकडे असून तो तरीही सर्व प्रपंचामध्ये स्थित आहे मायारूपी लता शुद्ध चैतन्यात उत्पन्न होऊन ईश्वरी संकल्पाच्या वायूमुळे नित्य नर्तन करीत असते ब्रह्मांड हे स्थिती सत्यभासणारे फल असून चित्त हे मूळ आणि इंद्रिय ही पाने आहे प्रत्येक देहरूपी मंजुषेत म्हणजे पेटीत चैतन्य रूपे म्हणे प्रकाशमान होत असतो हे जगत जगतरूपी किरण चैतन्य रूपी चंद्रामध्ये स्फुरण पावतात तो अमृताचा वर्षाव करणारा चैतन्य रूपे मेघ शांत असताही भूतांच्या रूपाने पर्जन्यधारांचा वर्षाव होऊ लागतो आणि सृष्टीच्या रूपाने विद्युत प्रकाश चमकू त्या देवाच्या विलक्षण प्रभावामुळेच जगताचा आश्चर्यकारक देखावा भासमान होतो असद्वस्तूंचा भासही तोच भास होतो आणि सत्ताला सत्ता, सत्ता देणाराही तोच आहे तो देव स्वतः अतिशय असंघ असूनही आपल्या जवळ आलेले दृश्य जड ही, ही देह रूपाने व्यक्त होत असूनही प्रत्येकात्म रूपाने तो निर्विकार स्थितीत राहतो सर्व सत्तेच्या पलीकडे असूनही नियती देश काल चलन स्पंदन क्रिया वगैरे सत्तांच्या रूपाने तोच व्यक्त होतो तो शुद्ध संविध रूप असून आकाशाची कल्पना केली की के तो आकाशरूप होतो तो सर्व पदार्थांच्या अतीत असून सर्व पदार्थ त्याच्यावर आरोपित होतात खरे म्हणजे उत्पत्ती स्थिती आणि निर्विकार काहीच कार्य तो कोणत्याच वार क्रिया करत नाही तो केवळ संविध रूपाने हृदयामध्ये नित्य अधिष्ठित होऊन असतो <coughs> इतिश्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे पंचम सर्ग हा सर्ग सहा श्री वशिष्ठ पुढे सांगू लागले रामा जो परमात्मा सर्व देवांचा देव आणि श्रेष्ठांमध्ये श्रेष्ठ आहे तो परमात्मा केवळ ज्ञानानेच प्राप्त होतो जपतपाती क्लेशकारक साधने करून त्याची प्राप्ती होत नाही ज्ञान हे त्याच्या प्राप्तीचे एकमेव साधन असून अन्य कोणतेही साधन या विषयात उपयोगी पडत नाही मृगजळाविषयीची जलभ्रांती नष्ट झाली म्हणजे ज्याप्रमाणे सूर्यकिरणे शिल्लक राहतात त्याप्रमाणे जगाची भ्रांती एकदा समोर नष्ट झाली म्हणजे दूरही नाही की जवळही नाही तो अलभ्य नाही तसेच केवळ क्रिया करूनही त्याची प्राप्ती होत नाही परमात्मा हा आनंद स्वानंद रूप असून त्याचा अनुभव याच देहामध्ये करून घेता येतो परंतु तप दान व्रत इत्यादि क्रियात का उपयोग नहीं अपने बुद्धि अविध्य संस्कार नहीं से होनेशि अन्य को साधन परिणाम ब्रह्मज्ञान होने सत्संग सत्शास्त्र अभ्यास कर उपाय नित्य सिद्ध अशा ब्रह्मा साक्षात्कार हाथ जगद्रूपी मोहजाला निराश करना एकमेव साधन है ब्रह्माचे अपरोक्ष ज्ञान झाले म्हणजे मनुष्य दुःखरहित होऊन जीवनमुक्त स्थिती प्राप्त करून घेऊ शकतो श्री वशिष्ठमंचे भाषण ऐकून श्रीराम म्हणाला भगवन ब्रह्माचे सम्यक ज्ञान झाले म्हणजे जन्ममरणादी दोष पुन्हा पुन्हा उत्पन्न होत आहेत हे है खरे असेलही परंतु सर्व देवांचा देव म्हटला जाणारा जो परमात्मा त्याचे ज्ञान कोणते तप केले किंवा के कोणते क्लेश के सहन केले म्हणजे तत्काळ प्राप्त होते ते आपण सविस्तर अशा प्रकारे मला सांगा श्री वशिष्ठ म्हणाले रामा त्या आत्मदेवाचे ज्ञान प्राप्त होण्यासाठी आपल्या अंतकरणात पौरुष प्रेरणाप्रमाणे विवेकाचा उदय होणे आवश्यक आहे यज्ञ दान तप वगैरे सत्कर्माच्या अनुष्ठानाने ते ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही राग द्वेष तम क्रोध मदमत्सर वगैरे विकार नष्ट होणे ही ही या याबाबतीत महत्वाची गोष्ट मानली आहे तप दान वगैरेसारखे उपाय म्हणजे केवळ कष्ट होत तो ज्ञानाचा वास्तविक उपाय नव्हे कामक्रोधारी विकाराने चित्त मलिन झाले असताना दुसऱ्यांना फसवून त्यांच्यापासून जे धन प्राप्त होते ते दान करण्यामुळे फार झाले तर धनाचीच होईल कामक्रोधादी विकारा अंध करना प्रभावी व्रते कि मतलब कभी ही कि फलप्राप्ति होने शक्य नहीं संसार रूपी व्याधीं नाश होने सत्शास्त्र अभ्यास सत्पुरुषां सहवास हिच मुख्य परिणामी औषध है मनुष्या ने सेवन प्रयत्नपूर्वक कर सर्व दुखा क्षय होने के पौरुष प्रयत्नाखेरी अन्य उपाय नाही त्यांच्या योगाने आत्मज्ञानाची प्राप्ती होते आणि रागद्वेषातील रूपातील महाबरी संपुष्टात येते आता म्हणूनच अशा तऱ्हेचे पौरुष म्हणजे काय हे सांगतो लक्ष देऊ नये लोक आणि शास्त्र यांना अविरोधी अशा वृत्तीचा अवलंब करून मनाला नेहमी संतुष्ट राखावे तसेच विषयोपभोगांचा सर्वतोपरित्याग करावा आपल्याकडून होईल तितका प्रयत्न करून आत्मज्ञानाच्या बाबतीत मनाला उद्विग्नता न येऊ देता सत्पुरुषांचा सहवास करावा सतशास्त्राचा सतत अभ्यास करीत राहावे जेवढा अर्थ प्राप्त झाला असेल तेवढ्याने संतुष्ट राहून जो कोणी निम्नकर्मापासून परामुख होऊन राहतो आणि सत्पुरुष आणि सत्शास्त्र त्यांची पाठ झरतो तो लवकर मुक्त होतो ज्या कोणा महात्म्याने विचारपूर्वक आत्मतत्वाचा अनुभव करून घेतला असेल त्याला ब्रह्मा विष्णू इंद्र शंकर वगैरे देवही अनुकंपा करण्यालायक वाटतात एखाद्या ठिकाणचे सदाच्या निष्ठ पुरुष ज्याला साधू समजतात असा मनुष्य ज्ञान वैराग्य दे युक्त असेल तरच तो सत्पुरुष आहे असे समजून त्याचा प्रयत्नपूर्वक आश्रय करावा सर्व विद्यामध्ये अध्यात्मविद्या ही श्रेष्ठ असून ज्या शास्त्रामध्ये अध्यात्मविषयक कथा प्रामुख्याने दिलेल्या असतात त्याला म्हणतात त्या अशा शास्त्रांच्या परिशील मुक्त होतो ज्याप्रमाणे पाण्याच्या ठिकाणचा मलिनपणा हा निवळीची बी नाहीसा करते किंवा मनुष्याची बाह्य मनोवृत्ती ही योगाभ्यासाने मोडून काढता येते त्याप्रमाणे सत्शास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने उत्पन्न होणारा विवेक बलवंत झाला म्हणजे अविद्येचा पूर्णपणे निराश होतो इथे श्री वाशिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे षष्ट सर्ग श्री राम हा श्रीराम जिज्ञासापूर्वक होणारा ब्रह्मन आपण जो हा देव आता सांगितला आणि ज्याच्यात ज्ञानाने मनुष्य मुक्त होतो तो देव कुठे असतो आणि त्याची प्राप्ती कशी होईल ते सांगा श्री वशेषाने म्हटले रामा ज्या देवाचे मी तुला वर्णन करून सांगितले तो कुठे लांब राहत नाही तो निरंतर आपल्या शरीरातच असतो तो, तो, तो चिन्मात्र असल्याचे प्रसिद्धच आहे हे सर्व विश्व म्हणजे तोच आहे तसेच विश्वाकार नसूनही तो विश्व व्यापक आहे त्यांनाच केवळ अस्तित्व असून विश्वाला अस्तित्व नाही शंकर चिद्रूप आहे व विष्णूही चिद्रूप आहे चैतन्य हेच सूर्याचेही स्वरूप आहे आणि ब्रम्हदेवाचेही स्वरूप तेच आहे श्रीरामाने विचारले मुव जग चेतन मात्र म्हणजे ज्ञान मात्र आहे हे लहान मुला सुद्धा समजेल पण त्या फिरती होणार आहे असे मी म्हंटले परंतु त्याचा अर्थ चेतन मात्र म्हणजे ज्ञान युक्त जीव असा तू केलास अर्थात यावरून संसाराचा नाश करणारे ज्ञान तुला मुळीत झालेले नाही हेच लक्षात येते रामा मी ज्ञानवान आहे ही जाणीव असणे म्हणजेच संसार मी ज्ञानवान आहे असे मानणाऱ्या जीवाचे गणना पशु केली जाते या द्वैतभावने जरामरणादी भीती उत्पन्न होतात मी स्थूलदेय नव्हे हे ज्ञानही खरे ज्ञान नव्हेच या अज्ञानामुळेच जीवाला दुःख भोगावे लागते जोवर ज्ञानवान मनुष्य मन टिकून आहे तोवर अनर्थाचे बीष टिकून आहे दृश्याचा सर्वतोपरी निराश हीच पूर्ण स्थिती असून ती प्राप्त झाली म्हणजे मनुष्य शोकाच्या पलीकडे जाऊन पोहोचतो परब्रम्हचे जीवाला दर्शन झाले म्हणजे दृदयातील अज्ञानग्रंथी तुटते सर्व संशय नष्ट होतात आणि जीवाची सर्व कर्मे नाश पावतात अशी श्रुती आहे मन हे नेहमी दृश्याकडे धाव घेत असते दृश्याचा स्वरूप ज्ञानाने बाध झाल्याशिवाय नुसत्या योगाभ्यासाने मनाचा निरोध करून काही दृश्य जगाचा निराश होणार नाही तसेच निर्विषय चिद्रुप सर्वत्र पसरलेले आहे अशा प्रकारचे ज्ञान अंतरात अंतरा बांधल्याशिवाय नुसता दृश्याचा निरोध करून ती स्वरूपोन्मता साधणार नाही श्रीराम पुढे म्हणाला अहो ब्रह्मन जीवाला ज्ञान होऊ नये जर संसार नष्ट होत नाही असे म्हणायचे तर मग कल्पित रूप धारण करणारा हा जीव रूपी अज्ञ पशु कोठून उत्पन्न झाला आणि त्याचे स्वरूप तरी काय हे आपण मला सांगा तसेच सत्पुरुष आणि सत्शास्त्र यांच्यामुळे संसार, संसार समुद्रातून तरुण जाण्याला ज्या पदार्थ परमात्म्याचे ज्ञान कारणीभूत होते त्याचे स्वरूप काय हेही आपण मला सांगा श्री वशिष्ठ म्हणाले ज्याना असा अनुभव करून घेता आला आहे कि जन्म मरण रूपी संसाराच्या जंगलामध्ये पडलेला जाणण्यासारखे जीव, जीव संसार, संसार वगैरे नाहीत तर केवळ परमात्माच आहे असे ज्ञान झाले तर मात्र मनुष्य दुःख परंपरेतून मुक्त होतो हे तर उघडच आहे कि शरीरात भिनलेले विष नाहीसे झाले म्हणजे त्याचे कार्य जी बाधा तीही नाहीशी होते श्रीरामांनी विनंती केली की मुनिवर् की परमात्म्याचे ज्ञान झाल्यावर स्वरूप काय ते तरी मला सांगा श्री वशिष्ठांनी सांगितले हे पहा भिन्न भिन्न स्थानी वस्तूंची जाणीव होत असता मध्ये जो अल्पकाळ जातो त्यावेळची स्थिती हीच त्या परमात्म्याचे स्वरूप होय त्यावेळची स्थिती हीच त्या परमात्म्याचे स्वरूप होई संसार असूनही ज्या बोधरूपी प्रचंड समुद्रामध्ये त्याचा अत्यंत अभाव असतो तो बोध हेच परमात्म्याचे स्वरूप होय द्रष्टा दृश्य वगैरे परंपरा भासत असूनही ज्यामध्ये ती अस्तंगत असते अनंत स्वरूपामुळे आकाशाचा निराश होऊ नये जे अपरिछिन्नत्वाने टिकून राहते तेच परमात्म्याचे स्वरूप होय प्रलयकाळी जगाचा लय झाला असताही जे पूर्ण असते तसेच उत्पत्ती आणि स्थिती या अवस्थाखाली जगरूपाने भासत असूनही जे जगरहित असते तेच जे चिद्रूप असूनही स्थूलत्व जडत्व आदी करून मिठ्या विकाराने युक्त असे भासते तेच परमात्म्याचे ते स्वरूप होय सर्व जगाला आंतरबाह्य व्यापून जे जगदरूपाने भासत असतानाच आपल्या स्वरूपाने स्थित असते तेच परमात्म्याचे स्वरूप होय प्रकाशामध्ये प्रकाशत्व आकाशामध्ये पोकळी याप्रमाणेच ज्यामध्ये जग अभिन्नत्वानेच असते तोच परमात्म्याचे स्वरूप होय यावर श्री रामाने प्रश्न केला पण सद्रूप अशा परमात्म्याचा बोध कसा होणार एवढे दृश्य जग प्रत्यक्ष दिसत असता त्याचा असंभव कसा श्री वशिषाने म्हटले अरे आकाशात दिसणाऱ्या नीलवर्णाप्रमाणे जगदरूपी भ्रम्माचा निराश झाला म्हणजे ब्रह्माचे ज्ञान झाले असे म्हणता येईल पण दृश्याचा अभाव होण्याखेरीज ब्रह्माचे ज्ञान होण्यास अन्य कोणताही उपाय नाही अथवा कोणत्याही कर्माने ते ज्ञान होऊ शकणार नाही दृश्याचा नाश न होताही त्याचा ते अत्यंत अभाव अनुभवल्यानंतरही जे शिल्लक राहते ते, ते परम असून ज्याला त्याचे ज्ञान होते तो शेवटी जगदरूप बनतो ब्रह्मज्ञान प्राप्त झाले म्हणजे दृश्य नाहीसे होऊन त्याचे बुद्धीमध्ये प्रतिबिंब पडत नाही परंतु अद्वैत बांधल्याशिवाय बुद्धी आरशाप्रमाणे प्रतिबिंब ग्रहण करण्याचे कार्य सोडून देत नाही या जगदरूपी दृश्याचा निराश झाल्याशिवाय कोणाला केव्हाही परमात्मत ज्ञान होणे अशक्य आहे श्रीरामाने विचारले अहो मुनी श्रेष्ठ एवढ्या प्रचंड स्थूल ब्रह्मांडाला सत्ता नाही आणि तो केवळ ब्रह्मावरील हे संभवल तरी कसे अहो मोहरीच्या उदरात मेहरू कधी राहू शकेल का श्री वसिष्ठ म्हणाले रामा अरे असा हा उद्विग्न चित्त न होता काही दिवस सत्पुरुष आणि सतशास्त्र यांच्या सहवासात घालो म्हणजे तुझ्या बुद्धीवरील दृश्य जगाचा भास मी नाहीसा करेन दृश्याचा अभाव झाला म्हणजे द्रष्टेपणाही नाहीसाह सहून, एक बोध मात्र शिल्लक राहतो द्रष्टा असला तरच दृश्य आहे असे आणि दृश्य असले तरच द्रष्टा आहे एकत्व असले तर द्वित्व असायचेच आणि द्वित्व म्हटले की त्यात एकत्व आलेच म्हणून एक, एक नाहीसे झाले म्हणजे दोन्हीही नाहीशी होतात द्रष्टा आणि दृश्य ही दोन्हीही नाहीशी झाली म्हणजे फक्त सतत्व शेष राहते तुझ्या मनोरुपी आरशावरून अहंकार जग वगैरे कल्पना करतो जे असत आहे त्याला कधी अस्तित्वच नाही आणि सत आहे त्याचा करण्याला क्लेश ते कसले उत्पत्तीपूर्वी जग नव्हते आणि स्थितीकारी जे जग भासत आहे ते अत्यंत व्यापक अशा ब्रह्माच्या ठिकाणीच आहे त्यानेच तर ते कल्पिले आहे जग उत्पन्न झालेले नाही ते सध्या नाही आणि तत्वत ते अनुभवलं येत नाही आत्मसुवर्णाच्या ठिकाणी अलंकाराप्रमाणे त्या वास्तविक नसल्यामुळे त्याचा बुद्धीवरील संस्कार नाही त्या करण्याला श्रम कसले यासाठी योगे तुला अनुभव येईल अशा तऱ्हेच्या पुष्कळ युक्ता मी तुला आता सांगणार आहे जे आरंभी उत्पन्न झालेले नाही त्यानं अस्तित्व कुठून असणार रखरखीत वाळवंटात नदीचा भास दृष्टीदोषामुळे आकाशात भासणाऱ्या दुसऱ्या चंद्राला ग्रहण लागण्याचा भ्रम दिसावा त्याप्रमाणे जगाची स्थिती आहे ज्याप्रमाणे वंदेचा मुलगा मृगजळातील पाणी आकाशातील वृक्ष यांना अस्तित्व नसते त्याप्रमाणे जगाच्या भ्रमाची स्थिती आहे रामा हे जे जग भासत आहे ते सुखरूप ब्रह्मच आहे हे तुला मी यापुढे तत्वता सांगता उपपत्ती आणि आख्याने यांच्या साह्याने सांगणार आहे हे उदारबुद्धी रामा तत्वज्ञ ज्या ज्या गोष्टी युक्तीच्या योगाने सांगतात त्यांची अवहेलना न करणे अयुक्त आहे युक्तीचा अनादर करून जो अज्ञ मनुष्य युक्तीरहित गोष्टीबद्दल आग्रह धरतो त्याची गणना ज्ञात्या पुरुषाकडून मूर्खात करतात इति श्री वासिष्ठ महारामाने उत्पत्ती प्रकरणे सप्तम सर्ग